श्रीमद गीता शंकर भाष्य अध्याय दुसरा श्लोक पहिला कृपेमुळे व्याकुळ झालेल्या डोळ्यातून अश्रू वाहत असल्याने खिन्नमुख झालेल्या आणि दुःखी झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्ण असे म्हणाले श्लोक दुसरा अर्जुना श्रेष्ठांनी आचरण करू नये असा स्वर्गाला प्रतिबंध करणारा आणि मिळालेल्या कीर्तीचा नाश करणारा हा या युद्धाच्या वेळी तुझ्यामध्ये कोठून निर्माण झाला श्लोक तिसरा हे शत्रूला जर्जर करणाऱ्या प्रार्था हा दुबळेपणा सोडून दे कारण तो तुला उचित नाही हृदयाचा हा क्षुद्र दुबळेपणा टाकून देऊन उठ श्लोक चौथा अर्जुन म्हणाला हे मधुसूदना भीष्म आणि द्रोणी यांच्यावर ज्या युद्धात बाण टाकून मी कसे युद्ध करू कारण शत्रूंचा नाश करणाऱ्या श्रीकृष्णा त्या दोघांचीही आम्ही आदरणीय पूजा करावी असं ते आहेत श्लोक पाचवा महात्म्या गुरुजनांना न मारता या ठिकाणी विक्षावृत्तीने राहणे मला श्रेयस्कर वाटते गुरुजनांचा वध केला तर याच्या रक्ताने माखलेले भोग कसे भोगता श्लोक सहावा या युद्धामध्ये आम्ही जिंकू का ते आम्हाला जिंकतील यापैकी कल्याणकारक काय ते कळत नाही ज्यांना मारून जगण्याची आमची इच्छा नाही ते कौरव युद्धासाठी समोर उभे ठाकले आहेत श्लोक सातवा सृजनांबद्दल दया हा दोष आणि त्यांच्या बधाने लागणारे पाप याच्या योगे व्याकुळ मी आपले कर्तव्य काय याबद्दल संभ्रम निर्माण झाल्याने मी तुला विचारत आहे यात जे परिणामी श्रेयस्कर असेल ते मला सांग मी तुझा शिष्य आहे तुम्हाला शिकव श्लोक आठवा या भूमीवर निर्वैर आणि समृद्ध राज्य आणि देवांचे स्वामित्व ही दोन्ही मिळाली तरी इंद्रियांचे शोक करणारा हा शोक नाहीसा होईल असे दिसत नाही श्लोक नववा ना संजय म्हणाला राजा धृत धृतराष्ट्रा शत्रूला ताप देणारा अर्जुन श्रीकृष्णांना याप्रमाणे बोलला आणि मी युद्ध करणार नाही असे सांगून गप्पा बसला श्लोक दहावा हे भरतकुलामध्ये जन्मलेल्या राजा धृतराष्ट्रा दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी खिन्न झालेल्या अर्जुनाला हसल्यासारखे करून श्रीकृष्णा बोलू लागले तु गीता दृष्टवा तू पांडवानी सेना पाहून येत पर्यंत न योच इथे गोविंद मुक्त तूष्णि बभुव गीता दोन नऊ मी युद्ध करणार नाही असे बोलून गप्प अर्जुन गप्प झाला इथपर्यंत झालेल्या ग्रंथात असे की प्राणी प्राणीमात्रांमध्ये जे शोक मोह वगैरे दोष उत्पन्न होतात ते दुःखमय आहे याचे कारण हे आहे दाखवण्यासाठी हा भाग केला आहे हे राज्य गुरु पुत्र मित्र स्नेही भाऊबंध आणि आपत माझे असून मी त्यांचा आहे अशा जाणीवेने स्नेहामुळे सुख आणि त्याचा विच्छेद झाला असता मोह कथम भीष्म महम गीता दोन चार मी युद्धा भीष्मांना कसे मारू असे म्हणून अर्जुनाने आपले मन स्पष्ट केले या शोकमोहांमुळे त्याची विवेक नष्ट झाली धर्माप्रमाणे अर्जुन युद्धाला तयार झाला होता परंतु तो युद्धापासून परावृत झाला इतकेच नव्हे तर भिक्षा मागून जीवन जगण्याला तो तयार झाला त्याप्रमाणे शोकमोहादी दोषांनी व्याकुळ चित्त झालेला सहजपणे सुधर्माचा त्याग करतो आणि निषिद्ध स्वीकार करतो स्वधर्मपालनामध्ये कर्म करणाऱ्यांचे सुद्धा मन वाचा आणि शरीर संतुष्टीचा फळाची इच्छा आणि अहंकार यांनी वेढलेले असतात धर्माधर्माची वृद्धी झाल्याने चांगल्या अगर वाईट युनित जन्म आणि सुखदुःखाची प्राप्ती होणारा संसार नाहीसा होत नाही म्हणून शोक आणि मोह दोन्ही संसाराची बीजे होत सर्व कर्मफलाचा त्याग करून आत्मज्ञान प्राप्त केल्याशिवाय अन्य कोणत्याही उपायाने हे शोक मोह नष्ट होत नाहीत म्हणून आत्मज्ञानाचा उपदेश करणारे भगवान वासुदेव अर्जुनाच्या निमित्ताने सर्व लोकांवर कृपा करण्यासाठी असे बोलू लागले अजोच्छान गीता दोन अकरा शोक करण्यास योग्य नाही वगैरे या ठिकाणी इतर काही टीकाकार असे म्हणतात की सर्व त्याग केल्यावर केवळ आत्मज्ञानाबद्दल ठेवलेल्या श्रद्धेमुळे मोक्षाची प्राप्ती होत नाही परंतु अग्निहोत्रादी श्रौत व क्रमांमुळे आणि ज्ञानामुळे मोक्षाची प्राप्ती होते असा गीतेचा निश्चित अभिप्राय आहे या वचनांसाठी खालीप्रमाणे वचने आहेत गीता दोन हे धर्मयुद्ध तू करणार नशील तर गीता दोन सत्तेचाळीस कर्म करणे एवढाच तुझा अधिकार आहे गीता 4.15, पंधरा म्हणून तू कर्मच कर वगैरे काही असेही म्हणतात की हिंसाधिकांचा अवलंब केल्याने वैदिक के धर्म सुद्धा धर्माला कारण होतो अशी शंका सुद्धा येतात कामा नाहीये कारण गुरु बंधू पुत्राधिकांना मारणे हे ज्यांचे स्वरूप आहे असे अत्यंत क्रूर युद्ध रूपी कर्म सुद्धा स्वधर्म समजले जाते ते अधर्म समजले जात नाही गीता दोन ते तीस म्हणून स्वधर्म आणि कीर्ती सोडून तू पाणी होशील याप्रमाणे बोलणाऱ्या भगवंतांचे हे सांगणे अगदी निश्चितपणाचे आहे की जिवंत असेपर्यंत कर्म करीत राहा असे जे शेती प्रतिपादन करते त्यामध्ये असणारे पशुहिंसाधिक कर्म करणे हा अधर्म हे पूर्व मीमांसकाचे म्हणणे आहे हे सर्व खोटे आहे कारण ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा यांना भिन्न भिन्न बुद्धीची आवश्यकता आहे अशोच्चन गीता दोन अकरा पासून स्वधर्म अपि अवेक्ष गीता दोन 31 पर्यंत भगवंतांनी जे परमार्थ तत्वाचे निरूपण केले आहे ते संख्यज्ञान आहे आत्म्यामध्ये सहा विकारांचा अभाव असल्याने आत्मा अकरता आहे असे समजले पाहिजे या प्रकारे या प्रकरणांच्या विवेचनावरून ठाम मत होते कि ती संख्यबुद्धी होय ज्यांना हे उचित वाटते त्यांना संख्य म्हणतात अशी बुद्धी उत्पन्न होण्यापूर्वी आत्माचे देहापासून निराळा करता भोगता आहे असे ज्यात अवश्य मानले जाते असा जो मार्ग तसे धर्म कोणता आणि अधर्म कोणता याचा विवेचक बुद्धीने विचार करणे ज्या ठिकाणी आवश्यक आहे मोक्षप्राप्तीची साधना करण्यासाठी कोणती कर्मे केली पाहिजेत असे ज्यामध्ये निवेदन केले आहे त्याला योग म्हणावे आणि त्याबद्दलची बुद्धी तिला योगबुद्धी म्हणावे ह्या बुद्धीच्या योगाने कर्म करणाऱ्यांना योगी म्हणतात याप्रमाणे भगवंतांनी दोन्ही भिन्न बुद्धीचे विवेचन केले गीता दोन एकोणचाळीस याप्रमाणे तुला संख्यबुद्धी सांगितली आता योग बुद्धी सांगतो तिथे निष्ठा पुरा वेदात्माया प्रा वेदातील हे ज्ञान मी पूर्वी सांगितले आहे या वचनाप्रमाणे निराळी असल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे पूर्वी वेदात्मा अशा मी पूर्वी सांगितले आहे की योग बुद्धीचा आश्रय करून कर्ममार्गाचा अवलंब करणे हे एक साधन आहे त्याला म्हणतात अशी दोन्ही निराळी आहेत याप्रमाणे सांख्य बुद्धी आणि योगबुद्धी यांचा आश्रय करून दोन प्रकारच्या निष्ठा भगवंतांनी या प्रमाणे निवेदन केल्या या दोन्ही निष्ठा एका पुरुषामध्ये असण्यामुळेच शक्य नाही म्हणून भगवंतांनी या निरनिराळ्या सांगितल्या कर्मामध्ये ता आहे व आत्मा एक नाही अशी बुद्धी असते तर ज्ञान मार्गात आत्मा करता नाही तो एकमेक असते म्हणूनच कर्मयोग आणि शतपथ ब्राह्मणामध्ये चार चार बावीस आत्मलोकाच्या प्राप्तीची इच्छा करणारे वैराग्यशील विद्वान संन्यास घेतात याप्रमाणे सर्व त्यागाचा विचार करून उपरोक्त मंत्रातील पुढील वाक्य असे म्हणतात चार चार 22, ज्यांचा आत्मा म्हणजे हा लोक आहे अशा आम्ही संतती प्राप्त करून काय करणार त्यापुढे असेही सांगण्यात आले आहे प्राकृत आत्मा अज्ञानी लोकधर्म म्हणून घेतल्यानंतरही पहिल्या तीन लोकांच्या प्राप्तीसाठी साधन म्हणून समजण्यात आलेल्या पुत्राची त्याचप्रमाणे दैवी आणि मानुष्य अशा दोन प्रकारची धनाची इच्छा केली पितृ लोकाच्या प्राप्ती कर्म करणे हे मानुष्य धन असून देवलोकाच्या प्राप्तीसाठी विद्यादी धन हे दैवी धन आहे हृदारण्यक एक चलसत्रानुसार मी एकटं आहे मला स्त्री प्राप्त व्हावी मी प्रजारूपाने उत्पन्न व्हावे मला धन प्राप्त व्हावे मग मी कर्म करीन याप्रमाणे अज्ञानी आणि अशी इच्छा असणाऱ्या लोकांसाठी श्रौताधी कर्मे सांगितली आहेत या सर्वापासून निवृत्त होऊन संन्यासाश्रमाचा आश्रय करतात हे सांगण्याचे तात्पर्य एवढेच की आत्मलोकाची इच्छा करणाऱ्या निरीच्छ पुरुषांसाठी संन्यास हे साधन सांगितले आहे यानंतर असे समजण्यात यावे की भगवंतांनी श्रौतकर्म आणि ज्ञान यांचा समोच्च इष्ट वाटल्याने बर सांगितलेले विभक्त कथन अयोग्य वाटेल ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग किंवा ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा हे विभाग भगवंतांनी केले अर्थात हे दोन्ही मार्ग एकत्र व्हावेत हा हेतू मागे नाही ज्ञान आणि कर्म एकत्रित करण्याचा जर भगवंताचा उद्देश असता तर कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे तर मला कर्म कर म्हणून उपदेश का करतो गीता तीन एक असा अर्जुनाला प्रश्न निर्माण झाला नसता ज्ञान आणि कर्म एकाच वेळी साध्य करावीत असं भगवंताचा अभिप्राय असणे अशक्य आहे ज्ञानाचे श्रेष्ठत्व भगवंतांनी सांगितले असते तर अर्जुनाने भगवंतांवर असा आरोप केला नसता जर ज्ञानासाठी ज्ञान आणि कर्म यांच्या समुचयाचे प्रतिपादन भगवंतांनी केले असते तर अर्जुनालाही तसेच सांगितले असते जर सर्वांसाठी ज्ञान आणि कर्म यांच्या समुच्चयाचे प्रतिपादन भगवंतांनी केले असते तर अर्जुनालाही तसेच सांगितले असते या दोघांचे प्रतिपादन केले असते तर या दोघांपैकी श्रेयस्कर त्याने एकच मला निश्चितपणे सांगा गीता पाच एक असा अर्जुनाने प्रश्न केला असता का पित्त नावेचे व्हावे म्हणून वैद्याने मधुरोबीत पदार्थ सेवन करावेत असा रोग्याला उपदेश केला असता रोग्याने दोघांपैकीच्या एका औषधाने पित्त शमेल असा उपाय सांगा असा प्रश्न विचारणे कसे उचित वाटेल अशी कल्पना केली की भगवंतांनी अर्जुनाला जे सांगितले त्याकडे लक्ष न दिल्या कारणाने अर्जुनाने प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचे मी ज्ञान आणि कर्म यांचं समुच्च निवेदन केला आहे असे उत्तर देणे उचित होते मग तू गोंधळस का या प्रश्नाच्या उत्तराशिवाय मी दोन निष्ठांबद्दल पूर्वीच सांगितले आहे असे भगवंतांनी दिलेले उत्तर संयुक्तिक वाटत नाही याशिवाय केवळ स्मार्थकर्मा बरोबर ज्ञानाची एकता आहे असे मानले गेले तर दोघांचे निराळे केलेले प्रतिपादन उपयुक्त ठरणार नाही क्षत्रियाने युद्ध करणे क्षत्रियाचे स्मार्थ कर्म असून तो त्याचा स्वभाव आहे असे अर्जुनाला माहीत असता तर मग मला या भयावह कर्मात का ढकलतोस गीता तीन असा जो अर्जुनाचा प्रश्न आहे तो अनुचित नाही का म्हणून आत्मज्ञान आणि श्रौत व स्मार्थ कर्मांचा समुच्च गीताशास्त्राने प्रतिपादन केला आहे असे संयुक्तपणे दाखवता येणार ना नाही आत्मज्ञान झाल्यावर कर्माची अपेक्षा आचार्य म्हणतात एखाद्या अज्ञानामुळे कर्म करण्यास प्रवृत्त झाल्याने यज्ञ ज्ञान तप यांच्यामुळे अंतःकरण शुद्ध झाल्याने त्याला परमार्थ ज्ञान प्राप्त होते की ज्यामुळे त्याला हे सर्व ब्रह्म असून अकर्ता आहे असा अनुभव येतो त्याच्या या कृतीत कर्म आणि कर्माचे फळ दोन्ही समाप्त झाले तरी लोकांसाठी पहिल्याप्रमाणे कर्म करण्याची त्याची जी प्रवृत्ती दिसून येते ते स्वाभाविक कर्म नाही अगर ज्ञानाबरोबर त्याचे एकीकरणही नाही भगवान वासुदेवाने क्षत्रिय धर्माचे आचरण केले तरी ज्ञान आणि कर्म यांच्या समुच्चय होत नाही कारण पुरुषार्थासाठी मोक्षासाठी त्याला कर्म करण्याची आवश्यकता नाही त्याप्रमाणे कर्मफलाचा ज्याचा अहंकार नष्ट झाला त्या पुरुषाने ज्ञान आणि कर्म यांचा समुच्च्च केला असेही होत नाही कारण आत्मज्ञानी पुरुष असे समजत नाही की मी कर्म करतो आणि त्या कर्माच्या फळाची इच्छा करतो त्याप्रमाणे स्वर्गाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा असणारा अग्निहोत्रकाम अग्निहोत्र करण्यास प्रवृत्त झाला आणि त्याचे अग्निहोत्र अर्धवट झाल्यावर त्याची स्वर्गप्राप्ती इच्छा नष्ट झाली तरी अग्निहोत्राचे आचरण त्याने पुढे तसेच चालू ठेवले म्हणून त्याचे ते कर्म काम्य आहे असे म्हणता येणार नाही हीच गोष्ट भगवंत कर्म करीत असतात तो त्याच्याशी बद्ध होत नाही गीता पाच सात किंवा कर्म करीत नाही आणि बद्धही होत नाही गीता तेरा एकतीस असे अनेक संदर्भ देऊन अनेक ठिकाणी भगवंतांनी हेच सांगितलेले आहे याशिवाय पूर्वीच्या लोकांनी त्या ते, त्यांच्या पूर्वीच्या लोकांनी जे कर्म केले तेच कर्म केले किंवा म्हणून जनकादींनी करूनच सिद्धी अपेक्षित श्रेय प्राप्त केली ही विभागशहा समजून घेणे आवश्यक आहे पूर्वपक्ष ते कोणत्या प्रकारे उत्तर पक्ष पूर्वीच्या काळे जनकादी तत्ववेत्य असून सुद्धा केवळ लोकसंग्रहासाठी ते कर्म करण्यास झाले म्हणून असे समजावे की इंद्रिये म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिये विषयामध्ये रमलेले असतात या जाणीवमुळे परमसिद्धी प्राप्त होऊ नही कर्माचा त्याग करीत नाहीत कर्म करीत असते मोक्ष प्राप्त करतात असा अर्थ जर जनकादी तत्ववेत्य नसते तर असे म्हटले पाहिजे की त्यांनी ईश्वराला समर्पण केलेल्या कर्माच्या योगाने चित्तशुद्धी किंवा ज्ञानोत्पत्ती नावाची सिद्धी प्राप्त करून घेतली चित्ताची शुद्धी व्हावी म्हणून कर्म करावी असे भगवंत सांगतात त्याप्रमाणे स्वतः निष्कम बुद्धीने केलेली कर्मे परमेश्वर त्याची उपासना करून लोक मोक्षाची प्राप्ती करून घेतात याप्रमाणे ज्याला सिद्धी प्राप्त झालेली आहे त्याच्यासाठी ज्ञाननिष्ठा नावाची सिद्धी प्राप्त झालेला मनुष्य ज्या योगी ब्रह्माची प्राप्ती करून घेतो वगैरे प्रकारे ज्ञाननिष्ठेबद्दल भगवंत निवेदन करतात या विवेचनावरून गीताशास्त्रात सांगितलेल्या सिद्धांताचा असा निश्चित अर्थ झाला की तो असा आणि कर्म यांच्या समुच्छयाने खरा वाटला तोच निरनिराव्या विभागामधून ज्याप्रमाणे जेथे सांगावं लागेल त्याप्रमाणे सिद्ध करून दाखवू धर्म काय अधर्म्य काय याबद्दल कर्तव्य हि कर्तव्यमू झालेल्या मिथ्या ज्ञानामुळे संभ्रमात पडलेल्या महान शोकसागरात बुडून गेलेल्या अर्जुनाला त्याचा उद्धव व्हावा अशी इच्छा असणाऱ्या कृपया भगवंत केला की आत्मज्ञानाचा उपदेश केल्याशिवाय अर्जुनाचा उद्धव त्या आत्मज्ञानाचा प्रस्ताव करण्याच्या उद्देशाने अर्जुनाला असे म्हणाले डोका करावा भगवान म्हणाले ज्याप्रमाणे शोक करणे योग्य नाही अशाबद्दल तू शोक करीत आहेस आणि विद्वत्तेच्या गोष्टी सांगत आहेस जे गेलेले आहेत आणि जे गेलेले नाहीत अशांबद्दल शहाणे लोक शोक शोक करीत नाहीत भाष्य अशुच्छ नित्यादी ज्याबद्दल शोक करणे योग्य नाही त्याला अशुच्छ म्हणतात भीष्माचार्य द्रोणाचार्य आदी सदाचारी आहेत आणि आत्मानात्मविवेकाचा आश्रय केला असल्याने ते नित्य असल्याने त्यांच्याबद्दल शोक करणे योग्य नाही त्यांच्याबद्दल शोक करणे उचित नाही अशा भीष्म द्रोणादिकाचे निमित्त करून तो शोक करीत आहेत कारण तुला वाटते की ते माझ्या हाताने मारले जाणार आहेत त्याच्याशिवाय जा राज्याने सुखादी मला काय करावायचे आहेत त्याप्रमाणे प्रज्ञावंताप्रमाणे बुद्धिमत्ताप्रमाणे तू बोलत आहेस याचा अर्थ असा की तू गुणवत्ताप्रमाणे मूढता आणि बुद्धिमत्ता अशा एकमेकांच्या विरुद्ध असलेल्या गोष्टी आपल्यामध्ये असल्याचे दर्शवित आहेस ज्याचे प्राणे निघून गेले आहेत म्हणजे जो महिला आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राणी निघून गेलेले नाहीत म्हणजे जिवंत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आत्मज्ञानी पंडित शोक करीत नाहीत पांडित्य प्राप्त केल्यावर उपनिषद वाक्याप्रमाणे आत्मज्ञानाविषयीला पंडा असे म्हणतात अशी बुद्धी ज्यांच्यामध्ये आहे त्यांना पंडित असे म्हणतात परंतु नित्यनित्य विवेकाच्या बैठकीवरून नित्य आणि ज्यांच्याबद्दल शोक करू नये अशा भीष्मधोणाकरिता तू शोक करीत आहेस थोडक्यात तू मूढ आहेस असा अभिप्राय बालभाव आणि पांडित्य संपूर्ण संपादन केल्याने तो मनुष्य मुनी होतो मौन आणि अमौन संपादन करूर तो ब्राह्मण कृतार्थ होतो तीन पाच एक अविद्येच्या आवरणात राहून स्वतःला विद्वान समजणारे पंडित म्हणूनही मान्यता पावतात कठोपनिषद एक दोन पाच भीष्मध्रोणाधिक नित्य आहेत म्हणून त्यांच्याबद्दल शोक करणे उचित नाही ते नित्य आहेत म्हणजे काय श्लोक बारावा मी देखील कधी नव्हतो असे नाही अगर नव्हतो ना असेही नाही तू व राजे लोक वावता ना हो असे नाही आणि पुढेही असणार नाही असेही नाही भाष्य कोणत्याही काळी मी नव्हतो ना हो असे नाही परंतु अवश्य होतो अर्थात कुर्वीच्या शरीराची उत्पत्ती आणि नाश झाला असला तरी मी सदैव होतो त्याप्रमाणे तू नव्हतास ना हो असे नाही तर तू होतास हे राजे नव्हते ना हो असे नाही ते पण होते यानंतर म्हणजे या शरीराचा नाश झाल्यावर सुद्धा आम्ही असणार नाही असे नाही परंतु निश्चित असू भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळामध्ये आपण आत्मस्वरूपाने नित्य राहू या ठिकाणी बहुवचनी प्रयोग करण्यात आला आहे कारण देह अनेक आहेत म्हणून भगवंतांनीच बहुवचनी प्रयोग केला आहे या ठिकाणी आत्मानित्य कसा यासाठी दृष्टांत पुढील श्लोक ते राहावा देहधारण करणाऱ्या या देहामध्ये बालपण तरुणपण आणि म्हातारपण ज्या प्रमाणे असतात त्याप्रमाणे त्याला निरनिराळ्या देहाची प्राप्ती होते म्हणून शहाण्या मनुष्याला मोह निर्माण होत नाही भाष्य जो देह धारण करतो तो देही या देहेर्थात शरीर धारण करणाऱ्या आत्म्याची नित्य वाढणाऱ्या या देहामध्ये कमारत्व बाल अवस्था यवनतारुणावस्था आणि जरा म्हणजे वृद्धावस्था अशा अवस्था आपोआप होतात पहिल्या बालावस्थेच्या नाशाबरोबर आत्म्याचा नाश होत नाही दुसऱ्या यवनावस्था अवस्थेच्या उत्पत्ती बरोबर आत्म्याची उत्पत्ती होत नाही मग काय होते असे स्पष्टपणे दिसते की आत्म्याला जी दुसरी अगर तिसरी अवस्था प्राप्त होते असे दिसते त्या अवस्था आत्म्याला प्राप्त होत नसून देहालाच प्राप्त होतात त्यामध्ये आत्मा विकारशून्य असतो दुसरा देह जरी आत्म्याला प्राप्त झाला तरी देखील आत्मा अविकारीच राहतो आणि अविकारी आत्म्यालाच देहाची प्राप्ती होते याचे ज्ञान असल्याने विद्वान पुरुषाला मोह होत नाही तरी सुद्धा आत्मा अविनाशी आहे या ज्ञानामुळे ज्ञानी माणसाला मोह होणे संभवत नाही परंतु शीत उष्ण सुख दुःख प्राप्त झाले असता लौकिक मोह हो त्याप्रमाणे सुख नाही म्हणून दुःखमय शोक देखील झालेला दिसतो अशा अर्जुनाला निर्माण होणाऱ्या शंकेचे उत्तर देण्यासाठी भगवान म्हणतात श्लोक चौदावा हे कोणती पुत्रा विषयांचा होणारा स्पर्श शीत उष्ण सुख दुःख देणारा आहे ते उत्पत्ती आणि विनाशांनी युक्त असल्याने अनित्य आहेत म्हणून हे भारता तू त्यांना सहन करतात त्या इंद्रियांना मात्र असे म्हणतात इंद्रिये आणि त्यांना होणारे विषयस्पर्श शीत उष्ण आणि सुखदुःख निर्माण करणारे आहेत याचाच अर्थ ते स्पर्श शीत उष्ण अगर सुखदुःख प्रदान करणारे आहेत ज्याचा स्पर्श केला जातो तो स्पर्श शब्दादी विषय म्हणजे मात्रा व स्पर्श इंद्रिय व त्यांना होणारा विषय स्पर्श सुख दुःख अगर शीत उष्ण प्रदान करणारे आहेत शीत कधी सुख प्रदान करते कधी दुःख देते याप्रमाणे उष्णाचे स्वरूप सुद्धा अनिश्चित आहे कारण त्यामध्ये बदल होत नाही म्हणून सुख दुःख अगर उष्ण यांचा स्वीकार केला जातो म्हणून इंद्रिये त्यांचे विषय आणि त्यांचा संयोग उत्पन्न होणारा व नाश पावणारा असल्याने अनित्य आहे याकरिता शीतोष्णादिकांना तू सहन कर आणि त्यामध्ये हर्ष अगर विषाद मानू नकोस शीतोष्ण अगर सुख दुःख सहन करण्याचा काय लाभ होतो तो ऐक श्लोक पंधरावा हे पुरुष श्रेष्ठाला असा तो बुद्धिमान पुरुष मोक्षाच्या योग्यतेचा होतो भाष्य सुख आणि दुःख यांना समान मानणार मानणारे म्हणजेच सुख आणि दुःख समान आहेत असे मानून त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या हर्ष विषादर हित असणारा बुद्धिमान मनुष्य वर कथन केलेल्या शीतोषणा दुःखापर्यंत पोहचत नाही म्हणजेच तो नित्य आत्मदर्शनात घडून गेल्याने आत्मदर्शनिष्ठ द्वंदला सहन करणारा पुरुष मृत्यूच्या पलीकडे जाऊन मोक्षाचा अधिकारी होतो यानंतरही शोकवमोह न करता सुख आणि दुःख सहन करणे कसं शक्य आहे याचा विचार असा आहे श्लोक सोळावा अविद्यमान वस्तूला अस्तित्व नसते विद्यमान वस्तूचा कधी अभाव होत नसतो या दोनचा निर्णय तत्ववेत्यांनी घेतला आहे भाष्य शीतोष्णादिकार्याची उत्पत्ती ज्या पदार्थापासून झाली ते सर्व पदार्थ दृश्य आहेत ते ज्या कारणातून निष्पन्न झाले त्या कारणांना नित्याचे अस्तित्व नाही ज्याला कारण आहे ते सर्व कार्यरूपी दृश्य पदार्थ आणि त्यांचे स्वरूप प्रमाणांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केल्यास ते दृश्य पदार्थ सिद्ध होत नाहीत म्हणजेच त्यांना अस्तित्व नाही शीतोष्णा सर्व विकार आहेत विकार नेहमी बदलत असतात डोळ्यांनी पाहिले असता असे आढळून येईल की माते शिवाय होत नाही, कारण घटाला कारण माती आहे ती नसली तर घट तयारच होत नाही म्हणून घटाला काय अस्तित्व नाही कारण नाहीसे होताच कार्य पण नाहीसे होते उत्पत्तीच्या पूर्वी अगरनाश झाल्यावर त्या पदार्थाची उपलब्धता नाही उर्वपक्ष माती वगैरे कारण आणि त्या कारणाचे कारण आपण उपलब्ध होऊ शकत नाही त्यामुळे कारणाचा अभाव या ठिकाणी सिद्ध होतो पुन्हा अभाव सिद्ध झाल्याने सर्वांचा अभाव निर्माण होण्याचा प्रसंग निर्माण होईल उत्तर पक्ष हे म्हणणे उचित नाही कारण सर्वत्र असतबुद्धी आणि असतबुद्धी अशा दोन प्रकारच्या बुद्धी असलेल्या दिसतात पदार्थ विषय करणारी बुद्धी बदलत नाही ती असतबुद्धी होय त्याप्रमाणे सत आणि असत हे प्रकार बुद्धीमुळे होतात विषयात चैतन्य तू अनुभवणे व विषयात विषय अनुभवणे सर्व एकाच अधिष्ठानामध्ये सर्वांना दोन प्रकारच्या बुद्धी निर्माण होतात अर्थात निलोत्पलवत असे पद योजून या विषयाचा आचार्यांनी विस्तार केला आहे निलोत्पल म्हणजे निळ कमळ या कमळाच्या ज्ञानामध्ये कमळाचे ज्ञान आणि त्याच्या निळ्या वर्णाचे ज्ञान अशी दोन प्रकारची असते त्याप्रमाणे या ठिकाणी नाही तर मृगतृष्णिका यामध्ये अधिष्ठानाशिवाय जलबुद्धी देखील आहे याप्रमाणे या ठिकाणी या दोन प्रकारच्या बुद्धींचा प्रस्ताव करण्यात आला आहे याप्रमाणे आचार्य आपल्या भाष्यामध्ये म्हणतात की बुद्धी ही आ आ बुद्धी नील नाही तर घट कापड आहे ती बुद्धी नित्य बदलणारी आहे या बुद्धीमध्ये घटादी विषय असतात म्हणून ती नित्य बदलणारी आहे इलाच सर्वत्र असत्य बुद्धी असे म्हणतात सत्यबुद्धी मात्र कधी बदलत नाही घटादी बुद्धीचा विषय असत आहे कारण त्यामध्ये परिवर्तन होत असते सद्बुद्धीचा विषय असत नाही कारण त्यामध्ये परिवर्तन विकार नाही पूर्वपक्ष घटाचा नाश होता क्षणी घटविषयक बुद्धीचा नाश होतो त्याबरोबर सद्बुद्धीही नष्ट होते उत्तर तसे नाही कारण वस्त्राधिकांमध्ये सद्बुद्धी आहे ही सद्बुद्धी केवळ विशेषणाला विषय विशे करणारी आहे पूर्वपक्ष सद्बुद्धीप्रमाणे घटबुद्धीसुद्धा दुसऱ्या घटामध्ये प्रतीत दिसते उत्तरपक्ष, नाही वस्त्रधिकांमध्ये ते दिसत नाही पूर्वपक्ष घटनाशा बरोबर त्यातील सतबुद्धी दृष्टीस पडत नाही उत्तरपक्ष, हे म्हणणे उचित नाही कारण या ठिकाणी घटरूप विशेषाचा अभाव आहे सद्बुद्धी विशेषणाला विषय बनवणारी आहे म्हणून ज्यावेळी घटरूप विशेष्याचा अभाव निर्माण झाला तेव्हा विशेष्याशिवाय विशेषणाची उत्पत्ती झाल्याने ती सतबुद्धी कोणाला विषय करेल परंतु विषयाचा अभाव निर्माण होण्याने सद्बुद्धीचा अभाव होत नाही पक्ष घटादी विशेषाचा अभाव झाल्याने दोन्ही बुद्धी एका अधिष्ठानावर युक्त हो, होत नाही उत्तर पक्ष असे नाही कारण मृगतृष्णिका मृगजळाच्या अधिष्ठानाशिवाय अन्य वस्तूंचा पाण्याचा अभाव आहे हे सुद्धा हे पाणी आहे अशी बुद्धी निर्माण झाल्याने समानाधिकरणता अनुभवता येते ही एकता दोन वस्तूंच्या प्रत्येबद्दल आहे सत्ताविषयक नाही या याप्रमाणे सत असणारे जे आत्मतत्व आहे त्याचा अभाव कधीही होत नाही कारण ते तत्व सर्वत्र अविकृत आहे असे पूर्वीच सांगण्यात आले आहे अशा प्रकारे सत आत्मा आणि असत अनात्मा या दोघांचाही निर्णय तत्वदर्शी पुरुषांनी अनुभवला आहे परंतु प्रत्यक्षात निर्णय असा आहे की सत हे सत आणि असत हे असत आहे तत हे सर्वनाम आहे ते सर्व आहे, म्हणून या पदाने निर्देशित केले जाते या पदाने जो भाव निर्माण होतो ते ब्रह्माचे यथार्थ रूप अगर तत्व समजले जाते हे तत्व पाहणे हा ज्यांचा स्वभाव आहे ते तत्वदर्शी होत त्यांच्याकडून उपरोक्त निर्णय करण्यात आला आहे तू देखील या तत्वज्ञानी पुरुषांच्या दृष्टीचा अनुभवाचा आश्रय करून शोक आणि मोह यांना बाजूला सार आणि निश्चित आणि अनिश्चित शीतोष्ण आदी द्वंद्वे समजून घे की हे सर्व विकारी आहेत वास्तविकते नसताना मृगजळाप्रमाणे पाण्याचा खोटा भ्रम प्रतीत होतो हा तू सहन कर असा या ठिकाणी अभिप्राय आहे पुन्हा हे सत सर्वत्र आहे ते कसे याचे प्रतिपादन श्लोक सतरावा ज्याने हे सर्व विषय व्यापून टाकले आहे ते तत्व सत अविनाशी आहे या अविनाशी वस्तूचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही भाष्य नष्ट न होणे हा ज्याचा स्वभाव आहे त्याला अविनाशी असे म्हणतात तू या उभयान्वय अव्ययाच्या उपयोग असतपेक्षा सतची विशेषता दर्शवण्यासाठी करण्यात आला आहे सतशब्दाने ज्या ब्रह्माचा निर्देश केला जातो त्या अविनाशी तत्वाची तू ओळख करून घे घटाची पदार्थ आकाश ज्याप्रमाणे व्यापून टाकते त्याप्रमाणे हे आकाश या ब्रह्माने व्यापून टाकले आहे अर्जुना ज्यामध्ये भर पडत नाही अगर ज्यातून काही कमीही होत नाही अशा या तत्वाचा विनाश करण्यास कोणीही समर्थ नाही सतनिर्देशित ब्रह्म अवयव शून्य आहे त्यामुळे अवयवा सहित असलेल्या देहाप्रमाणे आपल्या स्वरूपाने नष्ट होत नाही याचाच अर्थ व्यय होत नाही देवदत्त नावाच्या माणसाची धनावरती सत्ता आहे धन नाहीसे होण्याबरोबर देवदत्त निराळा होतो त्याप्रमाणे आत्म्याची स्वतःवर सत्ता असल्याने त्यामध्ये कोणी काळे विकार उत्पन्न होईल फरक पडेल असे काहीही होत नाही कारण आत्म्यावर अन्य कोणाची सत्ताच नाही त्यामुळे या आत्म्याचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही आत्मा हे स्वयंब्रम्ह आहे आता आत्मा आपल्यावरच क्रिया करेल असे म्हणणे विरोधात्मक आहे जो आपली सत्ता सोडतो तसा तो अस पदार्थ काय आहे यावर पुढे कथन करण्यात आले आहे श्लोक अठरावा नित्य अविनाशी ज्याचे स्वरूप सांगता येत नाही अशा आत्म्याचा हा देह स्वाभाविकपणे नष्ट होणारा आहे म्हणून हे अर्जुना तू युद्ध कर भाष्य ज्याचा नाश होतो त्याला विनाशी म्हणतात मृगजळामध्ये असलेली पाण्याबद्दलची भावना सतबुद्धी म्हणून प्रमाणाने पटवून दिल्यावर छिन्न होते आणि ती नष्ट होते त्याप्रमाणे हे शरीर नाश पावणारे आहे स्वप्नातील अग्य जादूतील देहाप्रमाणे हे सर्व आकार नष्ट होणारे आहेत म्हणून अविनाशी ज्याला प्रमाणांनी सिद्ध करता येत नाही अशा आत्म्याची शरीरे ज्ञानवंतांच्या दृष्टीने नष्ट होणारे आहेत असा अभिप्राय आहे नित्य आणि अविनाशी ही दोन्ही पदे एकाच अर्थाची आहेत त्यामुळे द्रुप्ती आहे असे म्हणणे योग्य नाही कारण प्रपंचात सुद्धा नित्यत्व आणि नाश यांचे दोन दोन भेद प्रसिद्ध आहेत जसे शरीर त्याचे भस्म झालेल्या देहास नाश पावला असे म्हणतात त्याला नष्ट झाला असेच म्हणता म्हटले जाते देह आहे परंतु तो व्याधीग्रस्त झाल्याने त्याच्या मूळ स्वरूपात बदल घडला तर त्या देशात थोडासा नाश आणि संपूर्ण नाश, नाश या दोन्ही प्रकारच्या नाशांचा आत्म्याशी काही संबंध नाही हे दर्शवण्यासाठी उपरोक्त उदाहरणे देण्यात आली आहेत तसे न करता एकच उदाहरण दिले असते तर पृथ्वी नित्य आहे त्याप्रमाणे आत्माही नित्य झाला असता म्हणजे दृश्य पृथ्वीप्रमाणे ज्यामध्ये बदल होतात त्याप्रमाणे आत्म्याच्या स्वरूपात देखील बदल झाला असता असा तो बदल होत नसल्याने अल्प अगर सर्व प्रकारे नाश नाही हे स्पष्ट करण्यासाठी या दोन समानार्थी वाटणाऱ्या श्लोकामध्ये समावेश केला आहे ज्यांचे लक्षण प्रत्यक्ष किंवा अनुमानात नाही असा अप्रमेय या शब्दाचा अर्थ आहे पूर्वपक्ष शास्त्राने आत्म्याचे स्वरूप निश्चित केले जात असता प्रत्यक्षादी प्रमाणांनी त्याला जाणून घेणे सिद्ध झाले आहे असे असतात अप्रमेय कसा उत्तर तसे नाही आत्मा स्वतःच सिद्ध आहे आत्मा सिद्ध असताना सुद्धा जिज्ञासू लोक प्रमाणांचा शोध घेत राहतात कारण मी अमुक आहे म्हणून आपणास न जानता, अन्य जाणण्यायोग्य पदार्थाचे ज्ञान करून घेण्यास कोणी तयार होत नाही त्याचप्रमाणे आपणच आपणास अप्रत्यक्षपणे अज्ञात होत नाही शास्त्र हे अंतिम प्रमाण आहे हे शास्त्र आत्म्यावर केलेले मिथ्यारोग दूर करते ते करताच आत्म्याविषयक प्रमाण ठरते अज्ञात वस्तूच्या ज्ञानाच्या निमित्ताने नाही श्रुती देखील असे सांगते की जो साक्षात अपरोक्ष आहे तो ब्रे तो आत्मा सर्वांची अंतरे व्यापून राहिला आहे याप्रमाणे आत्मा नित्य आणि अविक्रिय असल्याने हे अर्जुना तू युद्ध कर युद्धापासून परामुख होऊ नको या ठिकाणी भगवंत युद्धाच्या कर्तव्याबद्दल बोलत नाहीत कारण युद्धाला प्रवृत्त होऊन सुद्धा अर्जुन गप्प झाला होता त्याच्या कर्तव्याला निर्माण होणारी बाधा भगवान दूर करीत आहेत म्हणून युद्ध कर हे वाक्य अनुमोदनात्मक आहे ती अज्ञा नाही संसाराला कारणीभूत होणारा शोक आणि मोह यांच्या निवृत्तीसाठी हे गीताशास्त्र आहे संसाराला प्रवृत्त करण्यासाठी नाही या अर्थाच्या स्पष्ट अर्थ भगवानांनी दोन रुचांचा संदर्भ कथन केला आहे भीष्म द्रोणादिक माझ्याकडून मारले जातील मी त्यांना मारणारे आहे अशी जी बुद्धी तुला प्राप्त झाली ती व्यर्थ आहे कसे ते सांग संत सांगतो एक लोक एकोणीसावा हा आत्मा मारणारा आहे असे मानतो किंवा हा मारणारा आहे असे मानतो त्या दोघांनाही त्याचे खरे ज्ञान नाही हा आत्मा कोणाला मारित नाही अगर याला कोणी मारित नाही भाष्य ज्याचे वर्णन आले आहे त्या देह धारण करणाऱ्या आत्म्याला मारणारा मारण्याची क्रिया करणारा करता असे जो समजतो तर दुसरा कोणी या आत्म्याला देहाच्या नाशाबरोबर मी नष्ट झालो असे नष्ट झालेला मानतात म्हणजेच हननक्रियेचे कर्म झाले म्हणजे आत्माच नष्ट झाला असे समजतो असे ते दोघेही अज्ञानी आहेत अविवेकामुळे ते आत्म्याला जाणीत नाहीत तात्पर्य असे की आत्म्याला मी मारणारा मी मरणारा आहे किंवा मी आहे या प्रकारे जो जाणतो तो आत्मस्वरूपाच्या बाबतीत अनभिज्ञ आहे कारण हा आत्मा विकाररहित असल्याने तो हननक्रियेचा करताही होत नाही अगर कर्मही होत नाही हा आत्मा कसा अविकारी है बदल श्लोक श्लोक बिनावा हा आत्मा कभी जन्मा अगर कभी मरत ही नहीं हा एकदा होना हो रही अन्मर नित्य कभी ही नष्ट न होना है शरीर का नाश हो आत्म्या नाश हो भाष्य हा आत्मा आत्मा उत्पन्न हो विकार आत्म्या मरत ही नहीं वह अव्यय ठिकाणी च आणि या उभयानसाठी उपयोगात आणण्यात आले आहे तो मरत नाही या वाक्याने विनाशाच्या अंतिम अवस्थेचा या ठिकाणी निषेध करण्यात आला आहे कदाचित हा शब्द सुद्धा विकाराचा निषेध करण्यासाठी उपयोगात आला आहे तो निषेध भावाची सा साथ करणारा आहे ज्याप्रमाणे हा आत्मा कधी जन्माला येत नाही आणि कधी मरत नाही असा निषेध आहे ज्यामुळे हा आत्मा उत्पन्न होऊन अर्थात उत्पत्ती रूपाचा विकाराचा अनुभव घेऊन पुन्हा अभावाला प्राप्त होणार नाही म्हणून तो मरत नाही असे म्हटले आहे जो उत्पन्न झाल्यावर जो राहत नाही तो मरतो असे लोक म्हणतात वा आणि न, न या दोन शब्दांनी हेही प्राप्त होते की हा आत्मा शरीराप्रमाणे प्रथम नव्हता आणि नंतरही राहणार नाही म्हणून हा उत्पन्न होत नाही कारण जन्मानंतर पुन्हा तो अस्तित्वात असतो तो जन्म घेतो असे मानण्यात येते आत्मा तसा नाही म्हणून तो उत्पन्न होत नाही यामुळे आत्मा अज जन्माला न येणारा आहे आणि मरणाराही नाही म्हणून आत्म्याला नित्य असे म्हटले आहे जरी आदी आणि अंत या दोन विकारांचा निषेध केल्याने मधल्या सर्व विकारांचा निषेध होतो परंतु मध्ये असणाऱ्या विकारांचा त्या विकारांच्या नावाने निषेध केला नसल्याने विशेष शब्दाने त्याचा निषेध करणे उचित आहे कारण मधल्या विकारांना कारण विकारांचा निषेध न केल्याने कदाचित ते विकार आत्म्याला असतील अशी काहींना शंका निर्माण होईल म्हणून स्वतंत्र आहे ज्या योग्य निषेध होईल असे शाश्वत इत्यादी शब्दांनी पुढे सांगतात की सदवे राहणारा याचे नाव शाश्वत असे आहे शाश्वत शब्दाने क्षय नामक विकाराचा निषेध केला जातो आत्मा अवयव रहित आहे त्यामुळे त्याच्या स्वरूपाचा क्षय होण्याचे कारणच नाही तसेच तो निर्गुण असल्याने त्याच्यामध्ये असलेल्या गुणांचा देखील क्षय होणे शक्य नाही पुराण या शब्दाने क्षयाच्या विरुद्ध करण्यात येत आहे जो पदार्थ अवयवांच्या उत्पत्तीमुळे पुष्ट होतो अथवा वृद्धिंगत होतो नवीन होतो असे म्हटले जाते परंतु आत्मा अवयव असल्याने पूर्वीपासूनच ताजा अग्र नवा आहे म्हणून पुराण आहे तो वृद्धिंगत होत नाही असा अर्थ शरीराच्या नाश शरीराच्या नाश होण्याबरोबर म्हणजे विपरीत परिणाम प्राप्त झाल्याने ज्ञान झाल्यावर सुद्धा हा आत्मा नष्ट होत नाही म्हणजे दुर्बलता अवस्थेला तो आत्मा प्राप्त होत नाही अंती ठार मारणे मरणे या क्रियेचा अर्थ पुनरव्यक्तीच्या दोषापासून बाजूला होण्यासाठी विकार होतो असा घेतला पाहिजे यामुळे याचा अर्थ असा झाला की आत्म्याच्या रूपात कधीही बदल होत नाही या मंत्रामध्ये लौकिक वस्तूमध्ये होणारे सहा विकार आत्म्याला होत नाहीत असे दाखवले आहे आत्मा सर्व प्रकारच्या विकारांपासून अलिप्त आहे असा या मंत्राचा अर्थ आहे असे असल्याने मी मारीन मी मरेन असे म्हणणारे दोघे आत्म्याला जाणत नाही असा या श्लोकाचा संबंधपूर्वीचा म्हणजे एकोणीसाव्या श्लोकाशी लावा हे विकार आत्म्याला नाहीत ज्यांच्या बाबतीत पहिला विकार लागू होतो त्यांनाच पुढील विकार लागू होतात आत्म्याच्या बाबतीत पहिल्याच विकाराचा अभाव आहे त्यामुळे पुढील विकारांचा विचार करण्याचे कारणच उरत नाही जो या आत्म्याला मारणारा आहे असे समजतो या मंत्राने आत्मा हा हनन क्रियेचा अन्यांच्या संबंधाने विकार होत नाही अशी प्रतिज्ञा करून न ज्या तो उत्पन्न होत नाही या मंत्राने आत्मा का आणि कसा विकार शून्य आहे त्याचे कारण सांगितले आता भगवंत या प्रतिज्ञेचा उपसंहार करतात लोक एकविसावा या आत्म्याला जो अविनाशी नित्य जन्मरहित क्षयरहित आहे असे जाणतो हे पार्थ तो पुरुष मरेल कसा आणि दुसऱ्याला मारण्यास प्रवृत्त होईल कसा भाष्य मागील श्लोकात जी लक्षणे सांगितली त्या लक्षणांनी युक्त अविनाशी मरण अंतिम भाव विकाररहित नित्यरोगां निर्माण होणारी दुर्बलता चला नाही क्षीणता वगैरे विकारापासून मुक्त जन्मरहित क्षयरूप विकाररहित अव्यय असा हा आत्मा आहे या आत्म्याचे ज्ञान असणारा पुरुष कोणाचा वध या आत्म्याचे ज्ञान असणारा पुरुष कोणाचा वध करेल तो हन हनन क्रिया कशी करू शकेल अगर मारणाऱ्याला नियुक्त करू शकेल असा अभिप्राय आहे की हा आत्मा कोणालाही कोणत्याही प्रकारे मारत नाही अगर कोणत्याही प्रकारे मरत नाही यामध्ये किम आणि कथम हे शब्द आक्षेपार्ह आहेत असे वाटते परंतु तसा आक्षेप घेण्यासारखे या ठिकाणी काहीही नाही नुसत्या प्रश्नाने पूर्वसंबंध जोडला जात नाही निर्मितार्थ याचे तात्पर्य सर्व कर्मांचा निषेध करण्यात समानता आहे या ठिकाणी भगवंताचा आशय असा आहे की करता नसतो अनन्यक्रिया केवळ उदाहरण म्हणून सांगितलेली आहे या क्रियेच्या निषेधाने भगवंतांनी सर्व क्रियांचा निषेध केला आहे पूर्वपक्ष आत्मा अविक्रिय आहे आत्म्याला कोणताही विकार होत नाही हे कर्माच्या अशक्यतेचे एक विशेष कारण आहे हे कथन केले आहे उत्तर पक्ष असे सांगितले असले तरी ते विशेष कारण होत नाही कारण हे स्पष्ट आहे की विद्वान पुरुष आणि अविक्रिय आत्मा हे जोपर्यंत भिन्न आहेत असे समजले जाते तोपर्यंत ते विशेष कारण म्हणूनच त्याचा उल्लेख कसा करता येईल पूर्वपक्ष का करता येणार नाही ना आत्मा अविकारी आणि अचल आहे असे ज्याला एकदा ज्ञान झाले त्याच्याकडून क्रिया होण्याचा संभवमुळेच नाही म्हणून ज्ञा माणसाच्या हातून कर्म न होण्याचे विशेष आहे असेच म्हणावे लागेल उत्तर पक्ष नाही आत्मा अविकारी आहे एवढे कळल्यावर कर्माचा संभव नसतो असे नाही पण आपण ज्ञानस्वरूप आहोत असे ज्याला समजले त्याच्याकडून कर्मसंभव मुळीच नाही म्हणजे त्याच्या हातून कर्ममुळेच होत नाही एकमेव आहे असे ज्ञान झाले म्हणजे करता कसा राहील कर्म आणि क्रिया देखील राहणार नाही या ज्ञानस्वरूपाचे स्पष्टीकरण असे की जड देहाला ज्ञान नसते आत्मा आणि देह यांचा संबंध जरी आहे असे दिसले तरी देह जडच आहे शिल्लक राहील जातो आत्मा तो ज्ञानरूप आहे हे स्पष्ट होते आता तो करता अगर करणारा नाही म्हणून ज्ञानरूपाला सुद्धा कर्तृत्व कर्मतत्व आणि क्रियापण प्राप्त होत नाही यावरून ज्ञानी माणसाला कर्म करता येणार नाही असे कसे ठरेल तेव्हा कर्म कसे करता येईल असं आक्षेप घेऊन भगवंतांनी प्रश्न विचारणे योग्यच आहे पूर्वपक्ष ज्ञानीपुरुषास ज्ञान असणे किंवा ज्ञान उत्पन्न होणे हा सुद्धा एक विकारच आहे असे नाही वाटत कि वा भ्रम किंवा अज्ञान म्हणावे लागेल वास्तविक आत्मा अ आहे अज्ञानाने त्यास आपण ज्ञान झाले असे म्हणतो त्याला शब्दस्प्रशादी विषयांचे ज्ञान बुद्धीने त्याला झाले असे वाटते ते खरे ज्ञान नव्हे तर शब्दाचे जे विषय आहेत तेच स्वरूप बुद्धीला प्राप्त होते याचा अर्थ स्वतःच बुद्धीच शब्द रूपाकार बनते परंतु आपण मात्र आत्मा ज्ञानवंत झाला असे म्हणतो बुद्धी शब्दादी विषय रूपाने प्राप्त झाली असता ती ज्ञानमय झाली असे नसून आत्माच ज्ञानमय झाला असे आपण अज्ञानाने म्हणतो त्याप्रमाणे बुद्धीमध्येच असणारे आत्मानात्मविले म्हणजे मूळचा अविक्रिय आत्माच ज्ञानवंत झाला असे आपण समजतो हे ज्ञान सुद्धा असत वस्तूंचे असते परंतु आत्मानात्म विवेक झाला म्हणजे आपण आत्मज्ञान झाला असे म्हणतो पण आत्मज्ञान आहे वेदांताच्या अभिप्रयाने आत्म्याशिवाय दुसरी वस्तूच नाही याचे ज्ञान झाले त्याला अथवा अज्ञान नष्ट झाले त्याला विद्वान म्हणण्यात येते म्हणून स्वतः ज्ञानमय आत्म्याकडून कर्म करणे असंभव आहे शास्त्राने जी जी कर्मे करावया सांगितली आहेत ती विद्वानांना नसून ज्याच्या बुद्धीला आत्मानात्म विवेकाचा स्पर्श झाला नाही त्यांच्यासाठी ही, ही कर्मे सांगितली आहेत असा भगवंताचा निश्चित अभिप्राय आहे पूर्वपक्ष ज्ञानवंतासाठी विद्या आणि अज्ञानी लोकांसाठी कर्म असा तुम्ही विचार सांगितला तो युक्तीला पटत नाही कारण जो अज्ञानी आहे त्यालाच ज्ञान प्रदान केले पाहिजे ज्ञानवंताला ज्ञान प्रदान करण्यात काय विशेष आहे शास्त्राची ही आज्ञा तशीच असली पाहिजे तुम्ही ज्यावेळी ज्ञानवंताला ज्ञान असा विचार सांगता म्हणजे दळलेले पीठ पुन्हा दळण्यासाठी सांगता असे होईल हे शहाण्याचे विधान नवे, नव्हे कर्मे सांगितले आहेत असा जो तुमचा उत्तर पक्ष माझा अभिप्राय तुम्हाला समजला नाही यामध्ये जो भेद आहे तो मी स्पष्ट करतो जे कर्म करावा ते कर्तव्य म्हणजे केलेच पाहिजे ते कर्तव्य काहींना आहे आणि काहींना नाही असा भेद या ठिकाणी नाही कर्मकाळामध्ये अग्निहोत्रित्य कर्मे करण्यास सांगितली आहेत त्याचे ज्ञान झाले म्हणजे नित्य आणि नैमित्य कर्मास लागणारी साम, एकत्र कर्मा आवश्यक असते असा अनुभव आणि अशा प्रकारचे ज्ञान असणारा अज्ञानीच असतो अशा पुरुषाला जशी कर्मे करावी लागतात त्याप्रमाणे खऱ्या ज्ञानवंताला अशी कर्मे करण्याची जरूर उरत नाही कारण आत्मा कधी जन्म घेत नाही अगर मरतही नाही असे आत्म त्याला झालेले असते असे आत्मज्ञान ज्याला झाले आहे त्याला कोणतेही कर्तव्य उरत नाही वेदातील महावाक्यावरून जे ज्ञान होते ते मी करता अगर भोगता नाही असे म्हणते मला कर्तव्य आहे कारण मी करता आहे मला कर्तव्य नाही कारण मी करता नाही असा भेद अज्ञानी आणि ज्ञानवान माणसामध्ये आहे त्या दोघांना काही कळत नाही गीता दोन वीस या श्लोकात म्हटल्याप्रमाणे अशा पुरुषाला अविद्वान असे भगवंतांनी म्हटले आहे म्हणून आत्मा अविक्रिय आहे असे समजणाऱ्याला विशेष ज्ञान प्राप्त झाल्याने विद्वान असे म्हणतात अशा ज्ञानवंतांना आणि मोक्षाची इच्छा करणाऱ्यांना कर्मसन्यासाचा अधिकार प्राप्त होतो कर्मसन्यास करावयाचा तर तो अशा ज्ञानी पुरुषांनीच केला पाहिजे म्हणून भगवंतांनी ज्ञानवानी ज्ञानवान आणि अज्ञानी कर्ममार्गी यांच्यामध्ये भेद करून त्यांना उचित असे बुद्धीचे दोन प्रकार सांगितले आहेत ज्ञानयोगाने संख्याचे आणि कर्मयोगाने योगीजनांचे असे प्रकार स्पष्ट करतात आपल्या शुकनामक पुत्राला सांगताना महर्षी व्यास सांगतात की यानंतर असे दोन आहेत। कर्म मार्ग आहेत संन्यास असे दोन विभाग सहजपणे पडतात भगवंतांनी केलेले हे विभाग भगवंत पुन्हा पुन्हा निवेदन करतात ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेले नाही आणि ज्याला अहंकारामुळे मोह निर्माण होतो तोच पुरुष आत्मा हा करता आहे असे म्हणतो परंतु ज्याला आत्मज्ञान झाले आहे तो पुरुष मी काही करत नाही त्याचप्रमाणे आपल्या मनाने तत्वज्ञ पुरुष कर्माचा संतो अशा वचनातून देखील भगवंतांचा हाच अभिप्राय स्पष्ट झाला आहे या ठिकाणी स्वतःला पंडित म्हणून घेणारे लोक म्हणतात की जन्मादिस हा विकार झाला नाहीत जो काही करत नाही तो अकरता असतो आणि जो एकमेव आहे असा आदमा मीच आहे असे ज्ञान उत्पन्न झाले तर अशा विद्वान पुरुषाने कर्माचा त्याग करणे आहे परंतु असे ज्ञान उत्पन्न होणे फारच कठीण आहे कारण आत्मा अभिक आहे असे प्राप्त होणे म्हणजे आहे असे ज्ञान आत्म्यालाच होईल म्हणजे या ज्ञानामुळे किंवा ज्ञानाच्या साधनांच्या संसर्गामुळे विकृत होईल म्हणून आत्मा अविकारी आहे असेच ज्ञान प्राप्त होणे अशक्य आहे म्हणून कर्मत्यागाचा उपदेश करणे हे अज्ञानीपणा आहे उत्तर तुमसे तुमचे म्हणणे बरोबर आहे असे मानले तर आत्मा जन्म घेत नाही वगैरे शास्त्रवचनांना बाध येईल आणि ते सांगणे निरर्थक आहे असे म्हणावे लागेल शास्त्रवचनाने जर धर्म कोणता अधर्म कोणता याचे आणि त्याबरोबर प्रतिष्ठित धर्माचे स्वनुभवपूर्वक असे ज्ञान आत्म्याला होते त्याप्रमाणे त्याच शास्त्राच्या योगाने स्वतःचे अकर्तृत्व आणि अविकारित्व याचा अनुभव का येऊ नये याचे कारण कोणते पूर्वपक्ष याचे कारण एकच की आत्म्याला ज्ञानेंद्रियासारखे साधन नाही आत्मा हा इंद्रियांना गोचर होत नाही उत्तर पक्ष मनाने आत्मा पहावे असे स्तुतींचे प्रतिपादन आहे ते मन शास्त्राच्या यथार्थ अभ्यासाने गुरुमुखाने श्रवण करून शमदमादी उपसाधनांच्या सहाय्याने संसारशुद्ध संस्कार शुद्ध असले पाहिजे असे मन असेल तरच ते आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी उपयुक्त ठरते आत्मज्ञानासाठी श्रोती आणि अनुमान या दोन साधनांचा उपयोग आहेच अशी आणि इतकी सामग्री असताना आत्मज्ञान होत नाही किंवा होणार नाही असे म्हणणे एक धाडसच आहे जसं जसे ज्ञान प्राप्त होत जाते तसं तसे विपरीत ज्ञान किंवा अज्ञान नाही जे होते हे तुम्हाला माहिती आहे यावरून अज्ञान कोणते हे स्पष्टच आहे मी मारणारा मी मरणारा हे अज्ञान आहे याप्रमाणे दोन्ही प्रकारे बोलणारे जे लोक आहेत त्यांना भगवंतांनी अज्ञानी म्हटले आहे थोडक्यात आत्मा करता आहे कर्म आहे किंवा क्रिया आहे असे म्हणणे केवळ अज्ञानामुळे घडते आत्म्याला विकार होऊन ज्ञान निर्माण होत नाही तर त्या पुरुषाजवळ जो अज्ञानाचा अडसर असतो तो नाहीसा होतो आत्म्याला स्वरूपाची ओळख आत्म्याशी तन्मयतेने असणाऱ्या बुद्धीच्या योगाने होते या ठिकाणी ज्याप्रमाणे मरणे मारणे मारवणे या क्रियांचा निषेध आहे त्याप्रमाणे कर्तृत्व आणि क्रिया अज्ञान प्रभावाने उत्पन्न झालेल्या आहेत असे प्रतिपादन आहेऐवजी जीवाचे अज्ञान आहे, आहे। असे होते असे जीवा होते असे अक्रियत्व आपोआप स्पष्ट होईल कार्य करणारा अगर विकार पावणारा करता असतो तो कर्म करण्याची युक्ती असलेल्या दुसऱ्याला हे कर अशी आज्ञा देऊन कर्म करावायला लावतो ज्याला स्वरूपाचे ज्ञान झाले आहे असा पुरुष कोणतीही क्रिया करत नाही अगर दुसऱ्याकडून करवूनही घेत नाही असा आपला अभिप्राय भगवान दुसऱ्या अध्यायाच्या एकविसाव्या श्लोकात स्पष्ट करतात याचे कारण एकच की ज्ञानवानाने कर्म करणे संभवत नाही कोणतेही कर्म करण्यास ज्ञानवान पुरुष योग्य नव्हे असा सर्व निषेध करण्यात आला आहे पूर्वपक्ष मग ज्ञानीपुरुषाने करावायचं तरी काय उत्तर ज्ञानीपुरुषांनी काय करावे हे पूर्वीच कष्ट करण्यात आलेले आहे संख्यांनी आत्मस्वरूपाची ओळख करून घ्यावी असे ज्ञानीपुरुषांबद्दल सांगण्यात आले आहे त्याचप्रमाणे मनाने सर्व त्याग करावा असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे पूर्वपक्ष मानसिक कर्माचा त्याग मनाने करावा त्यावेळी शारीरिक आणि वाचिक कर्म टाकण्याचे कारण दिसत नाही असा तुमच्या म्हणण्याचा सारांश आणि भगवंताचा अभिप्राय असावा असे दिसते उत्तर नाही तसे नाही सर्व कर्मांच्या त्यागामध्ये काही कवाचिक आणि मानसिक अशा तीनही कर्मांच्या त्यागाचा समावेश आहे पूर्वपक्ष सर्व त्याग हे तुमचे म्हणणे बरोबर असले तरी मानसिक कर्मांचा त्याग असेच म्हणवायाचे आहे उत्तर वाणी आणि शरीराचे व्यापार प्रथम मनाने काय करायचे असे चिंतन झाल्याशिवाय होतच नाही मनोव्यापार नसतील तर पुढील कोणतेही व्यापार किंवा कर्म होण्याच शक्य नाही पूर्वपक्ष शास्त्रविदित आणि शास्त्रविहित अशी जी शारीरिक आणि वाचिक कर्मे आहेत त्यांना मानसिक कारण असते याशिवाय इतर सर्व कर्मांचा मनाने त्याग करावा असाच भगवंतांचा अभिप्राय असावा शास्त्रभित कर्म देखील इतर कर्मांचा त्याग करावा असेच आहे ना उत्तर नाही असेही नाही काही सुद्धा न करता किंवा करविता असे भगवंतांचे स्पष्ट वचन आहे पूर्वपक्ष म्हणजे तात्पर्य असे की भगवंतांनी हा जो कर्मसन्यास सांगितला तो मरू पुरुषास सांगितलेला आहे इतरांच्या हातून असा संस्था येणे अशक्य आहे उत्तर पक्ष तुम्ही म्हणतात अर्थ करावा तर जीवात्मा ज्या नगरीला नवो दरवाजे आहेत अशा नगरीत सुखेन याचा संबंध कसा लावायचा हे सर्व विशेषणे निर ठरतील का ज्यांना काही अर्थ नाही अशा शब्दांचा उपयोग वाक्यात करीत नाहीत जसे पाहिले तर देह नष्ट आहे त्यामध्ये अविनाशी आत्मा सुखाने राहतो हे संभवत नाही मेल्यावर कर्मांचा त्याग आणि आत्म्याने देहात राहणे या गोष्टी असंभवनीय आहे आणि मेल्यावर त्याच देहात राहतो असा अनुभव तरी येतो काय पूर्वपक्ष न करणारा अगर न करणारा असा जो ज्ञान मान तो सर्व कर्मे देहाच्या स्वाधीना करून सुखाने राहतो असा याचा अर्थ समजावा देहामध्ये सुखाने राहतो असा अर्थ करू नये मग असे लक्षात येईल की आत्म्याला सर्व कर्मांचा त्याग करावा लागत नाही उत्तर दुसऱ्याच्या स्वाधीन करणे हे देखील एक कर्मच आहे आत्मा अधिकारी आहे असा श्रुतींचा सिद्धांत आहे आत्मा निर्विकार असल्याचे सर्वत्र सांगण्यात आले आहे ठेवणे या क्रियेला आधाराची अपेक्षा असते परंतु संन्यासाला तशी अपेक्षा नाही संन्यास याचा अर्थ त्याग करणे असा आहे निक्षेप करणे असा नाही गीताशास्त्राप्रमाणे आत्मज्ञाने पुरुषाला संन्यासाचा अधिकार आहे त्याने कर्मकारीत राहणे उचित नव्हे ही गोष्ट पुढे आत्मज्ञान या प्रकरणात पुन्हा सांगितली आहे या उपरोक्त चर्चेतून असे स्पष्ट होईल की जो ज्ञानवन पुरुष आहे त्याला कोणत्याही प्रकारची कर्मे करावी लागत नाहीत त्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान होते आणि अविद्येमुळे जगाचा होणारा भास नाहीसा होतो आत्मा एकमैव असून तो करणारा ज्ञानरूप अविनाशी आहे अशा श्रुती आणि स्मृती यांची एक वाक्यता आहे मी ब्रह्म आहे ब्रह्म हे आनंदमय आहे आणि ते सर्वत्र उडत्वाने भरलेले आहे त्या ब्रह्माला काही कर्तव्य नाही जग विकार युक्त आहे आणि यामध्ये आत्मा अगर ब्रह्म ही एकमेव वस्तू निर्विकार निरामय आहे मीच आत्मा आहे अशी प्रचिती प्राप्त झाल्यावर मनुष्य कोणत्याही इच्छापूर्तीसाठी हे शरीरधारा करण्याची इच्छा शरीर करील